है है, त्याची सिद्धी या रूढे जड़ नगडे तेही घडे या मावा अपने श्री गुरु निवृत्तिनाथ नावा बदल कहीं बोलता है आपणही आपल्या गुरूंच्या नावाबद्दल काही बोलतो पण आपल्या बोलण्याचं किंवा आपल्या बोलण्याची बैसका ही केवळ व्यावहारिक पातळीवर असते माईक पदार्थांच्या मध्ये राहून आपण त्याचा विचार करीत असतो आपणही गुरूंच्या या स्वरूपाला यथार्थ रूपाने जाणलेलं नसतं आणि वर्णनाला लागण्याचं जे लागणारं सामर्थ्य शब्द सामर्थ्य तेही आपल्या अंगी असत नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः शब्द प्रभू असल्याकारणाने भाषा कुबीर असल्याकारणाने भाषेची शब्दाची नवनिर्मिती करणं व त्या निर्माण केलेल्या शब्दाला पुन्हा अर्थ प्रदान करणं या उभय प्रकारचं सामर्थ्य एवढंच नवे तर त्या ज्या अर्थाला ते प्रदान करतील त्या अर्थाविषयीची पूर्णजना माहिती आहे परमार्थ बोलायचं किंवा परमार्थ क्षेत्रात बोलायचं ठरलं तर अर्थरूपतेला पाहून ज्यांची शब्द योजना आहे प्रत्येक अक्षर ज्यांचं प्रतिती रसामध्ये भिजवून ज्ञानेश्वरीत वा कुठल्याही कागदावर ठेवलेलं आहे असं ज्यांचं सामर्थ्य त्याने गुरूंचं केलेलं वर्णन हे अन्वर्थ स्वरूपाचं असावं हे योग्य त्या दृष्टीने आपल्या गुरूंचं ते वर्णन करतात की माझ्या गुरूंचं निवृत्ती हे नाव <coughs> वास्तविक काल सांगितल्याप्रमाणे त्या निवृत्तीविषयी जे सापेक्ष भाव तुम्हाला सांगितले त्यापैकी एकही सापेक्ष भाव त्या निवृत्ती नावाशी लागत नसून केवळ स्वयंभू निवृत्ती असलेली किमुना लोकदृष्ट्या निवृत्ती नावाचा त्यांच्यावर आलेला केवळ आळ आहे वस्तुस्थितीने ते अनामा ज्या ते स्वरूपाचे आहेत त्याच्यासाठी आणखीन थोडासा खुलासा करतात त्या नावाविषयी माझे श्रीगुरु म्हणजे आत्मरूप आहे माझे श्रीगुरु म्हणजे ब्रह्मरूप आहे प्रत्येकात्म स्वरूप आहे नाम अजड स्वरूपा जड नाही हे सुद्धा एक बोलण्याची विशेष शास्त्रकारांची हतवटी आहे शास्त्रकारांची म्हणण्यामध्ये सुद्धा वेदाचे सुद्धा ही हातवटी आहे या पदार्थ रूपे करून निर्देश करता येत नाही अशा पदार्थाच वर्णन निषेध मुखाने पद्धती आहेसंगाने किती प्रकारे वेद सांगतो सांगण्याच्या त्याच्या किती पद्धती आहेत त्या आपण नंतर स्वतंत्र सांगू आत्ता तुर्त आपल्याला एवढं सांगायचं त्यातलं की निषेधाने प्रतिपादन करण्याची एक पद्धती आहे त्या पद्धतीने जर आपण विचार करू लागलो तर ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी गुरुजी असं म्हणत असत दादा म्हणत असत्या म्हणा की ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी का ज्ञानी तर माणसाला नेहमी व्यवहारात येणार असा प्रश्न दिसून येतो जर तुम माणूस म्हणतो ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी होते त्याला प्रमाणे सापडतो उपजत ज्ञाने हे वर्म जाणून आले लोटांगणे ज्ञानदेव पण त्या उपजत ज्ञानी या शब्दाचा अर्थ माणसाच्या फारसा लक्षात न येता त्यातला फक्त ज्ञाने शब्द घेऊन माणूस बोलतो तर हे उत्तर थोडस कमीपणाच ज्ञानेश्वर होते याचा अर्थ त्यांना पूर्वी अज्ञान होतं ते निवृत्त केलं आणि ते ज्ञान त्यांच्याजवळ आहे म्हणून त्यांना आम्ही ज्ञानी म्हणतो असा त्याच्यामध्ये अर्थ निघू शकतो तर त्याला अजिबात वाव असू एकच उपाय आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज अज्ञानी नव्हते म्हणजे मग ज्ञानी होते असं नाही का त्याचा अर्थ असते तसा अर्थ करायचा नाही ते ता एवढच बघतोय मी विचारतोय त्याचा प्रश्न प्रश्नाचं उत्तर द्यायचं असं जसं वकील म्हणतो त्यातला हा प्रकार आहे की ज्ञानेश्वर महाराज अज्ञानी नव्हतेने इथे सांगतात माझे श्री गुरु निवृत्तीनाथ हे अजड स्वरूप आहे म्हणजे जड नाही अजड स्वरूप आहेत म्हणजे त्याचा विधीमुखाने अर्थ काय होतो सांगायचा नाही आहे आपण काय आहे अध्ययन करतो आपण काही वादविवादाला बसलो नाही तुम्हाला विधिमुखाने सांगितल्याबरोबर तुम्ही त्याच्यावर धर्माची कल्पना किंवा धर्माचा आळ लादणार नाही असं गृहे धरून त्याचं विधिमुखाने उत्तर द्यायचं ठरलं तर ज्ञानस्वरूप <coughs> हा असती अजडस्वरूप हा नाम ज्ञानस्वरूप हा असतं माझे श्रीगुरु हे ज्ञानस्वरूप आहे आणि ज्ञानस्वरूप असल्यामुळेच त्यांच्या ज्ञानस्वरूपाच्या संबंधाने हा जडवर्ग जडभास या जडवर्गाचा प्रतिभास होतो द्वैत प्रतिभास होतो भूत भूतभौतिक प्रपंच हा जडस्वरूपाचा असून आभारूप आहे ज्ञानहीन आहे जड स्वरूपाचा आहे त्याच प्रकाशन चैतन्य संबंधाविना कधीही होणं शक्य म्हणजे जडाची जडाच्या ठिकाणी दिसणारी प्रवृत्ती जडाच्या ठिकाणी दिसणारी कार्यस्थिती क्रिया किंवा जडाचं होणारं प्रकाशन हे चेतनाधिष्ठाना कधीच कुठेही संभवत नाही व्यवहारात सुद्धा संभवत नाही यंत्र अपना तरी ती सर्व ये चलता कहीं कारण बंद पड़ता बंद पड़ा चालू कराया कु चेतन लगे चेतनाधिष्ठान विना जड़ा चुकी प्रवृत्ति होड़ स्वत अस्तित्व शकत नहीं जड हे जस क्रियावण होऊ शकत नाही त्याप्रमाणे ते प्रकाशितही होऊ शकत नाही त्याचा विलास त्याचं अस्तित्व त्याच भासण हे केवळ या परमेश्वराच्या संबंधाने शक्य आहे तस हा असते त्या हा विलास आहे चैतन्याची शोभा शोभ तसे हाच विषय तुम्हाला त्यातही प्रीत धरला पाहिजे कि मु परमात्मा माझे श्री गुरु हे जर केवळ ज्ञानस्वरूप आहे अजड स्वरूपाचे आहेत तर मग त्यांच्या ठिकाणी हा एवढा ही सगळी एकंदर प्रति काय आली त्याच उत्तर देतात पूर्वार्थ लटके येणे रूढ हे संपूर्ण ज लटका हे, मिथ्या आहे ते या परमेश्वर स्वरूपाच्या संबंधाने जगामध्ये रूढ होत प्रतितीला येत जड जड या परमेश्वराच्या प्रकाशाने प्रकाशित होत ते स्वतः प्रकाशित नाही सत्ता स्फूर्ती शून्य जड चैतन्य संबंधाने हो हो। मावा, मावा न घडे तेही घडे याची या श्री गुरुंच्या या, या परब्रह्माच्या माव शब्दाचा अर्थ आहे माया त्या परमेश्वराची लिला त्या श्री गुरूंची लिला अशी आहे की अघटित घटना अघटित घटना करना पूर्ण तैयार पटीयसी अ एक विलक्षण श्री गुरु की शक्ति है कि परमेश्वराशी श्रीगुरू ती शक्ति अभिन्न स्वरूप सत्तामान होते प्रकाशाने प्रकाशित होते अतय ती शक्ति अघटित घटना करना मधे इतकी पटाईत है इतकी पटु है इतकी निष्णत है कि दुर्विज्ञे याची अघटित घटना कोणालाही करणार नाही दुर्विज्ञे म्हणजे दुःखीनातून अशक्य अति परिश्रमाने अति कष्टाने अति दुःख सोसून कष्ट ही माणसाने ठरवलं की तिला ओळखायचं तिची काय एकंदर घटना आहे तिचं पटुत्व काय हे जाणायचं ठरवलं तरी अशक्य भवती ही गोष्ट अशक्य आहे घडणार नाही माया जर आपलं मायावी पण ओळखू देईन तर मग कसली माया गुरुजी म्हणत असत ती तुझी बायको ज्या प्रमाणे भाकरी बडवत बसली आहे तशी का ती भाकरी का बडवण्यात बसली आहे ती तुझ्या नाकात ताडी कशी खोवता येईल असं करता बसले असं म्हणत असत यापेक्षा नंतर मी जास्त सांगत नाही आता फार थोर पुरुषाचं हे बोलणं कारणाने मी त्याचा इतकाच उच्चार करून थांबतो समजलं बरं झालं न समजलं त्याच्यावर उत्तम झालं दुसऱ्या शब्दात मला आपल्याला समजून देत आहे ते तर सांगतो ती स्वरूपाची असल्या कारणाने तिला आपण जाणू शकत नाही ही त्या श्री गुरुची माया आहे जड पदार्थ वास्तविक स्वतः राहू शकत नाही ते क्रिया करतात जे स्वतः प्रकाशित होऊ शकत नाही ते प्रकाशित होतात इतकंच नव्हे तर या द्वैत प्रतिभासामध्ये माणूस पूर्ण मग्न झालाय आणि द्वैत प्रतिभास एवढा मोठा आहे इतका विस्तीर्ण आहे की त्याची माणूस मनाने कल्पनाही करू शकत नाही इतकं मोठा ऐश्वरी मायेच्या ठिकाणी असं दिसून येत काय म्हणाले सांगता येत नाही त्याच्याविषयी असे माया आहे ही सर्वसामान्याला व एखाद्या बुद्धिमानाला करण्याला शक्य नाही तरी सुद्धा सर्व लिलया हे सर्वच्या सर्व निर्माण केवळ लिलेने घडत ही माझ्या श्री गुरूंची एकमात्र लीला त्याला तुम्ही माव मना, माया मना, शक्ती मना, अनिर्वचनीय शक्ती मना, अद्भुत शक्ती मना... काय नाव आपल्याला जे दे देता येईल ते द्या फक्त अघटित घटना अघडती गोष्ट घडवून दाखवणं याच्यामध्ये पटू पटू शब्दाचा अर्थ असा अघटित आहे आणि ते घडवलंय हे न कळू देणं याच मुख्य पट आहे तिला ओळखणं तिची हिमिया ओळखणं यात तर महत्व आहे झाडावर जाऊन बसलेला माणूस तो गाठोडी म्हणून म्हणून त्याच्या अंगावर त्या राक्षसा फेकल्या मग त्याच्याही दृष्टीचा बंध निर्माण होतो तसा हा प्रकार असल्या कारणाने कोणीही ओळखू शकत नाही लिलया एव करू ते माझे श्री गुरु केवळ लिलेने हे सर्व करतात हीच गोष्ट आपण अद्वैत मकरंदामध्ये बऱ्याच विस्ताराने ऐकलेली आहे त्या श्लोकाचा मी उल्लेख मात्र करून जातो दोन श्लोक असे होऊन गेले एक श्लोक असा आहे कि संपूर्ण हे जगत जड हे भानहीन ज्ञानहीन असल्या कारणाने ते स्वतंत्र कधीही प्रतीला येऊ शकत नाही अभारूपानिधीर विना परमेश्वराच्या त्या चित्स्वरूपाच्या त्या स्फूर्तीच्या त्यातून मात्र चैतन्याच्या संबंधा विना अभारूपास विश्वसे भानम अभारूप असलेलं जडरूप असलेलं जे हे विश्व त्याच भान कधीही घडणार नाही त्याच्यावरच सगळं विवरण आपण आता वाचा दुसरं नाही भान आदृते सत्व नरते भानं चितोचिता संबंधो पिन्वया असं स्वच्छ तिथे प्रतिपादन केले तिथेही तेही आपण वाचा म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की या जडाचं प्रकाशन केवळ चैतन्याच्या नाम माझ्या श्रीगुरूंच्या संबंधाने होतं हे माझ्या श्रीगुरूंचं खरं निवृत्तीनाथांचं खरं स्वरूप <coughs> आहे असे हे माझे श्री निवृत्तीनाथ आहे माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांचं हे खरं स्वरूप आहे या स्वरूपाला जाणून मी नमस्कार करतो असं पुढे महाराजांना म्हणायचं आहे माया संबंधाने माया कल्पल्यानंतर माया माया आध्यासिक मानल्या नंतर ही शोभाविलसते असा करत कशी घ्यायची माया, माया वस्तूच्या नाही मग वस्तुप्रभाची पाहि प्रगट हो मग वस्तुप्रभा वस्तु आहे मग चैतन्याची शोभा आहे असं म्हणायला हरकत नाही पण ती आहे म्हणताना असं लक्षात ठेवा आहे असे जैसेने नाही अशा स्वरूपाची आहे असं समजून सगळा एकंदर त्याचा एकंदर त्याचीच प्रभाही प्रगट होते असं समज लागणार मला त्याच कारण आहे मायेला प्रभा आहे का नाही प्रभा शोभते म्हणायचं झालं तर मग चैतन्याची म्हटली पाहिजे चैतन्याची शोभा आणि ते शोभायमान कशी होणार माया मानल्याशिवाय कशी शक्य गोष्ट माया प्रकाशही मुळे चैतन्याचा आधार घेतला पाहिजे पण चैतन्याला शोभण्यासाठी मायेचा आधार घेतला पाहिजे पण तो मायेचा आधार असा आहे असे जैसेनी नाही हे वर्ग मुख्य ध्याना ठेवतो सगळं सगळं असा अर्थ आहे प्रभा म्हणजे माया वस्तू म्हणजे अधिष्ठान अधिष्ठान म्हणजे वस्तू आणि त्याची प्रभाव म्हणजे माया ते सुद्धा असं आहे की अध्य असल्या कारणाने तिला स्वतंत्र सत्ता नाही तर ती शोभा मंत्री शोभा कशी द्वारा या ढोल विद्युत जसे या ट्यूबच्या द्वारा प्रकाशित होते तसा हा प्रकार आहे चैतन्य म्हणजे मधल्या विद्युत प्रवाहासारखा आहे माया ह्या ट्यूब सारख्या त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत हा प्रकाश येऊ शकत नाही याचे सत्तेवर लटक्याचे भान होते लटक्याचे म्हणजे लटक्या माचे जगाचे जडाचे यशया व प्राचे माहेोभा येते व्यवहार होतो एवढा कुठ नाहीत होईल असं म्हटल्यासारखं झालं जेवणार नाही ती तर दगडासारखी आहे पण मधला विद्युत प्रवाह घेतला म्हणजे तीच प्रकाशित झाल्यासारखी दिसते करण्याचं काम तिथं आहे सामान्य शोभा सामान्य प्रभा चैतन्य विशेषता होते एवढा त्याचा अर्थ ती कुठून आणते स्वतंत्र आणते असा त्याचा अर्थ नाही त्याच्या प्रकाशाने जड प्रकाशले जाते जडाशैतन्य जडाश चैतन्य येते चाले हे शरीर आहे शरीर जड ते चालतं गाडी पळते गाडी काय पळते अरे गाडीचे बैल पळतात म्हणून गाडी पळते तसा प्रकार प्रेत चालले प्रेत काय चालले प्रेताला घेऊन जाणारे खांद्यावर घेऊन जाणारे चेतन चौघ चालल्या म्हणून प्रेत चाललंय जे न घडणारे याच्याच मायेने म्हणजे लिलेने घडून येते या भगवंताच्याच लिलेने हे सगळं घडून येतं हा त्यातला मूळ अर्थ आहे ते माईक नाम किंवा आणखी अनंत नामरूपात्मक पदार्थ किंवा नामरूपात्मक नाम पदार्थ याचा अर्थ असा विश्वप्रपंच वा शब्द प्रपंच यांचा झालेला अतीव असीम स्वरूपाचा विस्तार हा सर्वच्या सर्वत विश्व प्रपंच हा त्या चैतन्य प्रकाशाने प्रकाशित होतो ते नामरूपात्मक पदार्थ जे या श्रीगुरूंच्या सत्तेने व्यवहार योग्य यो होतात व्यवहार जे होतात व्यवहाराला योग्य अशा स्वरूपाचे होतात त्यांच्या ठिकाणी जो प्रकाश आहे तोही या श्रीगुरूंच्या प्रकाशानेच आहे हम्म वृत्तीच्या ठिकाणी प्रकाश दिसतो पदार्थाच्या ठिकाणी प्रकाश दिसतो सूर्याच्या ठिकाणी प्रकाशित असतो म्हणजे स्वयंप्रकाश नाहीच आहे यदा आदित्य कदन ते जो जगत भासम येत चंद्रमस्ती यो तत्जो विधी मामकम त्या देवाचा प्रकाश उसना घेऊनही प्रकाशित होणार हे सगळे लोक आहेत यांना स्वतःचा प्रकाश नाही उसना प्रकाश किती दिवस चालणार किती उपयोगाला पडणार फारसा उपयोगाला पडत नाही काही माणसं थोडस लिहिता वाचता त्यांची गोष्ट थोडी बरी आहे म्हणजे त्यांना एकतरांनी व्याख्यान लिहून द्यायची आणि उभारून वाचायची काही लोकांना नीट वाचता येत नाही काय आणि ते असतात नगराध्यक्ष एकदम महापौर राष्ट्रपती असतात हो असतात खरं आहे कारण आताचे सगळे कोट्यातले लोक हे असेच येणार आहेत तुम्ही काळजी करू नका कालांतराने हे सगळे सुशिक्षित बेकार म्हणजे आपल्या समोरच एक मोठं संकट होऊन बसणार आहे त्याच कारण वस्तुस्थितीने स्वतःला ज्ञान नाही त्या मनाची बुद्धी असावी लागते मूळ भाग स्वतःची बुद्धी नसताना उभं राहणं किती उपयोगाला पडणार कुसुमी बुद्धी घ्यायची ना उभं त्याचा काय उपयोग होत नाही पाठांतर करून एखादा माणूस अगदी ढोकून ते जसं पाठ करून बोलावं तसं बोलला एखादा एखाद्या मध्ये शंका विचारतच नाही त्याला लग्नाची पत्रिका उलट झाली घडलेली गोष्ट आहे पुणे महापालिकेतली आणि महापौराची कथा आहे ती उलटी पत्रिका घेतल्यानंतर म्हणजे पुणे नगरात माणूस असा नगराध्यक्ष असू शकतो म्हणजे महापौरा अपमान होईल त्याचा नगराध्यक्ष म्हणून तेव्हा त्याला त्यांनी विचारले की अरे ती पत्रिका तू उलटी ठरलेली असे बरोबर नाही त्याला इंग्रजी येत नव्हतो गोष्ट मुळ अशी मुळात बुद्धिमान होता पुण्याचा नागरिक आता प्रथम नागरिक म्हणला अगदी नंबरी एक माणूस तेव्हा तू त्या मनाचा असणारच म्हणजे का एक नंबरी म्हणला म्हणजे रागेट प्रथम नागरिक म्हंटला म्हणजे भूषण वाटतं अरे तो दोन्हीच आहे शेवटी एक नंबरी माणूस त्यांनी ती पत्रिका बघितली ते अरे म्हणले तुम्ही ही पत्रिका जी झाली ना ही उलट झाली म्हणले उलट झाली नाही उलट झाल्यानंतर कशी दिसते ते मी बघतोय म्हणला वा हा उलट झाल्यानंतर बुद्धिमान त्याच्यावर केली त्याला वाटलं ज्याला इंग्रजी येत नाही आपण त्याला सांगू काय सांगेल त्याच्यावर केले असा त्याचा एकंदर प्रकार असल्यामुळं उस्त ज्ञान चालत नाही स्वतःच माणसाच स्वतःच स्वतःला लागत तेव्हा या जडाला दुसऱ्याचा प्रकाश घेतला असल्या कारणाने परमेश्वराच्या प्रकाशाने हे सर्व पदार्थ प्रकाशित होतात बुद्धिवृत्तीला वाटत मला समजत बुद्धिवृत्तीला समजत नाही बुद्धिवृत्ती ज्ञानाचं प्रस्फोरण घडत त्या ज्ञानाच्या अभिव्यक्तीचं ते साधन आहे म्हणून ते माणसाला ज्ञान वाटतं वास्तविक मूळ ज्ञानाचा प्रवाह त्याच्यापासून सुरू झाला त्याच मूळ जे साठ्याचं ठिकाण ते म्हणजे माझे श्रीगुरु आहेत असं महाराजांना म्हणायचं तोही या श्रीगुरुच्या प्रकाशाने आहे आणि परिगुरुंच्या लिलेने त्यांच्या ठिकाणी माया म्हणजे काय तिचं नाव लिलाय म्हणून सांगायचं काय अचिंत्य पदार्थांची उत्पत्ती करून दाखविते म्हणून तिला माया असे म्हणतात अह हो तिचं नाव लीला काय काय या मासा माया ती नाही ती माया आणि ती अघटित घटना करण्यामध्ये पटी अशी आहे अशी ती विलक्षण शक्ती आहे हे त्याचं थोडक्यात वर्णन आहे खोटे पदार्थ असण्यास अथवा भाषणे असणे त्या खोट्याशी पदार सत्य पदार्थ असावा लागतो हे काय लक्षात ठेवा कोर्टामध्ये खोटी जरी साक्ष दिली तरी साक्ष देणारा माणूस जे जी अक्षर आक्ष, उच्चारण करतो ती खरी असतात त्याची वाणी खरी असते तो माणूस खरा असतो त्याच्यावर ते खोटं भाषण चालतो मजकूर जरी खोटा लिहिला कागद खरा असतो कुठे ना कुठे सत्याचा अधिष्ठान असल्या विना खोट हे राहूच शकत नाहीक त्याच नीट असण असं जे मुख आहे ते मात्र मूळ कुठेतरी सत्य असायला लागत मुखवाटात नाही असं कस नाटक दिसणं शक्य तरी शक्य नाही कुशलतेने अनेक बहुवेश धारण करणं वेगवेगळे परिवैश धारण करून फसवणं तरी मूळ शरीर ना ते शरीर जसं सत्य असावं लागतं त्याप्रमाणे हा सगळ्यात अध्यक्ष पदार्थांना नियम लागू आहे कि ते सत्याधिष्ठानाविना कधीही राहू शकत नाही धर्मामध्ये सर्व प्रतीत होतो त्याला अधिष्ठान सत्य दूर असतो खोटे रुपे भासले तर त्याच सत्य शिपीचा आधार असतो यावरून हा नियम सिद्ध झाला की खोट्या पदार्थाचे अपेक्षा असते खोटी माणसं निवडून येतात तेव्हा त्याला कुठेतरी सत्य लोकांचं अधिष्ठान असत त्या येऊ शकत नाही राहूच शकत नाही नाम रुपात प्रपंच खोटा आहे त्याच काहीतरी सत्य पदार्थाची आवश्यकता आहे म्हणून जगत मिथ्या आहे जगतात मिथ्या असं नाही जगत सत्य नाही जगतात असत्य आहे जगतात सर्वच मिथ्या असत शून्यवाद आला जगत मिथ्या आहे पण जगतात काहीच सत्य नाही असं त्याचा जगतात जगताच अधिष्ठान ती जी त्याच्यामध्ये समव्याप्त आहे ते सत्य एवढं घडलं की जगतात सत्य असताना त्याचा अन्य होऊन भ्रम होऊन आपल्याला जगत सत्य वाटायला लागत आरशाच प्रतिबिंब आहे पण आरशाच आहे प्रतिबिंब आहे ते वेगळा आहे स्वतंत्र आहे अशी माणसाची जो सत्य पदार्थ तोच आमचा परमात्मा आणि त्याच या प्रकरणात श्रीगुरु म्हटले आहे असा या संपूर्ण विश्व प्रपंचाला अर्थात नाम रूपाच्या असीम विस्ताराला अधिष्ठान सत्य पदार्थ सापडेल असेल त्याला परमात्मानतो परब्रम्ह म्हणतो याच मूळ स्वरूप आहे म्हणून श्रीगुरूंच्या सत्य हे खोटे रूप जगत होते व त्या खोट्या स्वरूपाचं जे जगत खोट्या रूपाचा नाम विस्तार खोट्या रूपाचा वस्तू विस्तार हा या आपल्याला प्रतिपादन करतो हा मायावशे दावीशी माईक म्हणून वाळीसी अमाइक ती कवना ही विशोत केली श्री गुरु राया शब्द हाँ गा मैं हाँ का माया मधे श्री गुरु राया कि लीला वर्णन करी कि तू अपला अनंत शक्ति संपन्न लीले चार द्वारे मये चा द्वारे आमला हा नसले पसारा दाख तोसा विचार किया स्वामीन हे गुरुवरिया हे भो हो गो हो म्हणजे स्वामी महाराज असा करता अर्थ एक होतो आता व्यवहारामध्ये माणसं याचा वेगवेगळ्या रीतीने उपयोग करतात म्हणजे दुरुपयोग करतात हे भाग हे गोष्ट दुसरी तसं माणसाला बोलता आला पाहिजे हे गृहस्थ एका गेला आता गो शब्दाचा अर्थ आहे स्वामी हे महाराज आणि तो आहे त्यांनी त्या संस्कृतला मराठीला एक केलं बरं गाणी जाताना जाऊन बोलला काय दुकानात गो तांदळाचा भाव काय म्हणला सडीच्या तांदळाचा भाव काय म्हणजे सडीच्या तांदळाचा सडीचे जे तांदूळ असतात सडीचे तांदूळ निराळे आणि न सडलेले तांदूळ ते निराळे असतात तर ते न सडलेले जे तांदूळ आहे त्याच्यावर ते त्याच्यावर कवच तो तो भाग त्याच्यावर राहतो तर तो कवचा भाग असतो त्याला असडीचे म्हणे आणि सडीचे म्हणजे त्याच्यावरच ते कवच काढून स्वच्छ केलेले त्याला सडीचे म्हणायचे हाताने सडलेले निराळे आणि आता हल्ली मशीनवर सडलं जातं ते निराळ तेव्हा सडीच्या तांदळाचा ता भाव काय असं म्हणायचं तर महाराज म्हणण्याकरता मागे भाऊ शब्द लावतो हो सडीच्या तांदळाचा ता भाव काय आला राग तर म्हणला काय नाही मला जेव्हा देतच काय तांदळाचा भाव विचारतो पुन्हा हे काय भाऊ म्हणलं तसं नाव म्हणजे स्वामी असा अर्थ होतो नाही संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजच आपल्या गुरुवर्च्या बाबत बोलत असल्या कारणाने हो हो स्वामी दर्शयसी जे जे काही तुम्ही आम्हाला दाखवता तू आम्हाला जे श्री गुरुराया दाखवतोस तत् गोचरम असते ते सर्व पदार्थ गोचर नाम विषय वृत्तीला विषय होणारे ते तू नाहीस जे जे तू आम्हाला पदार्थ दाखवतोस ते सर्व विषय होणारे पदार्थ असल्या कारणाने जड पदार्थ असल्या कारणाने वृत्तीद्वारा प्रकाशित होणारे असल्याकारणाने स्वम दत् नासी ते तू नाहीस ठीक आहे तू कसा आहेस तर तू अगोचर अव्यक्त इंद्रिय आणि म आणि बुद्धी याला अगोचर विषय न होणार असा तू आहेस मग तू अगोचर तू तर अगोचरच स्वरूपाचा आहेस कोणालाही विषय होत नाही परवा सांगितल्याप्रमाणे कोणाही प्रमाणात हो नये तू कोणत्याही प्रमाणाला हो देत नाहीस म्हणजे विषय होत नाहीस असं तुझं स्वरूप असल्या कारणाने अगोचरच स्वरूपाचा असल्या कारणाने सर अमायिकच का स्वरूपा ते तुझं जे स्वरूप आहे ते अमायिक आहे बाकीचे सर्व पदार्थ माहीक माया तारी आहे तुझं जे अगोचर स्वरूप आहे सत्यस्वरूप आहे ते मात्र अमायिक स्वरूप आहे अमायिक स्वरूप नाम शुद्ध स्वरूप आहे ते तुझं शुद्ध स्वरूप आहे म्हणजे ते वेद्य स्वरूप आहे म्हणजे ज्ञान ज्ञेय स्वरूप आहे पण ते ज्ञेय स्वरूप म्हणजे ज्ञान विषय म्हणून ज्याला ज्ञेय म्हणतात ते नव्हे वस्तु ते ज्ञे म्हणणे येण्याचे कारणे जे ज्ञानाविण उपाय कोणी उपाय नाही महाराजांनी म्हटलं वस्तूला ज्ञे म्हटलं जातं ते केवळ ज्ञाना वाचून ते प्राप्त होत नाही एवढ्यासाठी म्हटलं जातं म्हणून नेहा नाम ज्ञान विषया न भवती वास्तविक तू ज्ञे म्हणजे ज्ञानाला विषय होणारा असा नाहीच आहेस पण शुद्ध स्वरूपाचा असल्या सर्व प्रमाण सर्व ज्ञान अविषय स्वरूपाचा आहेस हीच मूळ गोष्ट खरी आहे म्हणजे कसं आहे बघा जे जे तू पदार्थ दाखवतो ते तू नाहीस आणि जे तू आहेस तू आमच्या कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही हे श्री गुरुराया आज असं तुझं स्वरूप आहे हे न्यायपूर्ण शिकलेल्या माणसाशिवाय असं बोलता येत नाही कसं गोड बोललेत बघा मला की परमेश्वराच्या सत्ता स्फूर्तीच्या द्वारे मायेच्याद्वारे नाना शक्ती संपन्न असलेल्या अघटित घटना पटीय असलेल्या अशा शक्तीद्वारा देवा हे श्री गुरु राया तू आम्हाला जे जे काही दाखवतोस ते ते तू नाहीस आणि तू जो खरा खास आहेस तो तू कोणाला विषयच होत नाही म्हणजे कसं झालंय आत्म्यावर अनात्म्याचा अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास म्हटलं म्हणजे जसं शून्यवादाचा आरोप यावा तसा येथे माणसाला संदेह निर्माण होईल मग आहेत तरी कसे गुरु जे ते दाखवतात ते, ते नाहीतच कारण ते जड विषय होणारे पदार्थ आहेत आणि अगोचर स्वरूपाचा खरा तो आहे पण तो कोणाच्याही ज्ञानाला विषय होतो असं हे श्री गुरुराया तुमच शुद्ध स्वरूप आहे ते माईक म्हणून ते जे जे काही दाखवतोस ते, ते सर्व माईक माया कार्य वृत्तीला विषय होणार आहे म्हणून वाळीशी म्हणजे त्याला मिथ्या ठरवतोस त्याचा बाध करतोस म्हणजे ते तू नाहीच अमाइक अमाईक माझं स्वरूप आहे पण अमायिक असलेले जे तुझं स्वरूप आहे ते कोणाही विषय नवसे ते कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही अमायिक परमात्म स्वरूप आहे ते शुद्ध स्वरूप आहे पण ते शुद्ध स्वरूप कोणत्याही प्रमाणाला विषय होत कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही कोणाकोणी शुद्ध होते ती तर महत्वाची गोष्ट आतापर्यंत काय सांगितलं सुरुवातीला की अन्योन्या अध्यासामध्ये ज्या शून्य वादाची शंका यावी तशी इथे शंका येईल पण सांगण्याची कुशलता अशी कमती झाली माणसाला थोडासा विचार केल्या शंकेच उत्तर आहे सर्व प्रमाण अविषय आहे पण सर्व प्रमाणाला प्राणप्रद असमाण उपजीव्य असल्या कारणाने सर्व प्रमाणाला प्राणप्रदत्व त्या परमेश्वरात असल्या कारणाने स्फूर्ती सत्ता प्रदात आहे त्याला जर तुम्ही नाही म्हणायला लागला तर ज्या प्रमाणाच्या नाही असं म्हणायला लागला तर इथपर्यंत आला तो कोणाचा आलाय सिद्धी होते कार्यानुय काय म्हणताय मला कळत मी म्हंटल एखाद्याला कि तुला कळत नाही तर किती राजव माणसाला आता कोथित नाही तर करण्याचा समजले म्हणून पण बाहेर गेल्यावर एखादा जर था भेटला खास खमंग तापलेल्या रक्ताचा तू जर एकदम झटक म्हणला तुला काय करतो <laughs> बोला एवढंच म्हणतो माणसाला वाटत मला काय कळतं म्हणतो माझ्यातर्फा तर कोणाला था कळत ना नाही हे कळणं अप्रोश आहे का आमच्या सांगण्यावरून चाललंय तर कार्यानुमय त्याचं किंमतीत साय्य आहे ती केवळ सत्वगुणाची के आहे तिच्यात किती ज्ञानाचा अंश प्रकाशित होत असेल पण तेवढ्या ज्ञानावर हा माणूस स्वतःला किती मोठा समजतो म्हणजे अंशतः जे त्याचं प्रकाशन ते एवढं प्रबल आहे मूळ प्रकाश त्याच्यापेक्षा कितीतरी मानाने प्रबल आहे असं त्यांना केलं म्हणून सत्ता स्फूर्ती प्रदाता असा श्री गुरु तुम्हाला मानलाच पाहिजे अर्थ आहे जे आपण दाखवितात टाकून द्यायच पहिली गोष्ट आहे गोचरम ते असं स्वरूप तर कोणाला हि विषय होत नाही जे दिसत ते माया आणि जे अमायिक स्वरूप आहे ते कोणाला कळतच नाही ते ना दिसणार नाही ज्या त्याद्वारे तुम्ही पाहता त्याला दृश्य शक्ती देणार आहे डोळ्यानं तुम्ही पाहता मग डोळ्याला दृश्य शक्ती ज्याने दिली ते तो ते त्याच स्वरूप आहे कस महाराजाने असं तिथे असं म्हटलं नाही म्हणून जाईल जे तरी विश्वाकार आहे देखील परमेश्वराला नाही म्हणावं तर या विश्वाकारानं कोण दिसतंय परमेश्वराच्या प्रकाशाशिवाय जगामध्ये जर कुठे प्रकाशत नाही तर दिसतंय कोण विश्वरूपाने परमेश्वरच दिसत म्हणून नाही म्हणत आई जे तरी विश्वाकारेखी जे हे विश्वची म्हणे या विश्वाच्या आकाराने दिसतय ते परमात्म स्वरूपा की हे विश्व म्हणजे देवाचं स्वरूप तरी ते मायाच्या विरुद्ध होऊ ते इथे काय की जे दिसतं ते माया आहे आणि जे अमायिक स्वरूप आहे ते कोणालाच विषय होत तिथे काय म्हणतात कोणालाही विषय होत नाही म्हणून परमेश्वराला नाही